महाराज म्हणतात ज्यावेळी हा ज्ञानाग्नि पेटतो त्यावेळी तो ज्ञानाग्न बोधरूपे अज्ञान अवशिष्य बोधरूपाने तो अज्ञान भागच शिल्लक आहे असं आपण लक्षात घ्या देह तादात्म्य ही भ्रांती असणं हाच कुणी एक प्रकारचा बंध आहे पुणे असं सांगेल कि अहो आम्ही आपल्याला असं सांगतो की हा देह ताजात बंध हा जन्माधिकांच्या लेशाच्या रूपाने आपल्याला क्लेशरूपाने प्रती दिला येतो अत्यंत या क्लेशाला कंटाळून पंचक्लेश परित्यागाने मनुष्य त्याच्यापासून उपराम त्याच्यापासून विराम गेला पावला नित्यानित्य वस्तू विवेकाधिक साधनांचा अवलंब केला इतकंच नव्हे तर श्रवणादिकांच्या द्वारे अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीचा उदय झाला आणि असा अहम ब्रह्मस्मित्या कारक वृत्तीचा उदय होऊ नये ती वृत्ती वृत्ती रुपाने जर शिल्लक राहिली त्या वृत्तीवर तो तोच एक आणि इतकं नव्हे त्याही पुढे असं म्हटलेलं आहे किंवा कित्येक वेळा मनुष्याला जसा हा पूर्णतेला प्राप्त होण्यापूर्वी पूर्ण झाल्याचा भ्रम होतो त्याबरोबरच कित्येक वेळा भेदशंका मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते ती भेदशंका जर मनुष्याच्या मनात निर्माण झाली तर सांगतात की तुला ही भेदशंका जी निर्माण झाली ही भेदशंका कशाविषयी निर्माण झाली वाच्यर्थाविषयी का लक्षार्थाविषयी तर वाच्यर्थात ही शंका निर्माण होण्याचं काही कारण आहे तू म्हणतो लक्षार्थामध्ये मला ही शंका निर्माण झाली आणि लक्षस्वरूपाच्या ठिकाणी ही शंका निर्माण होऊन मला असं वाटतं की ज्ञानानेच मोक्ष होईल आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा असं वाटतं की ज्ञानानेच मोक्ष जर होईल ही गोष्ट खरी असेल तर मग कर्म कशासाठी सांगितलं उपासना कशासाठी सांगितली श्रवणादी साधनं ही कशासाठी सांगितली असं वाटल्या कारणाने त्या कर्मामध्ये सुद्धा प्रारब्ध संचित क्रियमान असा फरक आहे या सर्व भेदांचा आम्ही विचार केला या तीन प्रकारे असणारं जे कर्म ते शिल्लक असं तोपर्यंत मला दुःख होणारच मी त्याच्या निवृत्तीसाठी प्रयत्न केलाय केला पाहिजे असा विचार करून मी जर या सर्व या निवृत्तीसाठी अर्थात अविद्या व अविद्या कार्य कर्म इत्यादी कांचा प्रतिबंध निवृत्त करण्यासाठी आणि प्रयत्नशील होऊन अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीने जर युक्त झालो आणि बोधवनीला प्रज्वलित करून मी स्वतः आता सुखी होईल बोधवन्नी आता जागृत झाल्या संपूर्ण अज्ञान व तत्कार्यांचा विनाश करेन असं जर कोणी म्हणेल तो सांगतात असं म्हणणं अशा समजुतीने तुला जो बोध आहे बोधरूप हा बोधरूप असण बंधा हाच हा, हा एक बंध आहे असं समजायचं कारण नाही हा ज्ञान बंध निवृत्त होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची आपल्याला सूचना आहे की हा एक प्रकारचा विद्या आहे तो निवृत्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी एक दृष्टांत दिले ज्याच्यामुळे हे तू टाकणार त्याचाही तू परित्याग साधनाने, तू साधना पर <laughs> त्याचा परित्याग करशील त्या साधनाचाही तू परित्याग करण या वृत्तीचाही परित्याग होण्याची गरज आहे त्याच्याकरता विधानाची आवश्यकता एवढ्यासाठी आहे कि अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्तीवर माणूस जर सतत एकनिष्ठ राहील असं तुम्ही ज्यावेळी यथार्थ रुपाने होईल अज्ञानाचा निवर्ते भाग पूर्ण नाहीसा होईल त्यावेळी वृत्ती आपण म्हणून निवृत्त होणारच आहे पण हे होण्यापूर्वी ज्यांना झाले नाही सत्वशीलतेमुळे जो मनुष्य या अवस्थेला पोहोचलेला आहे अजून त्याची दृढता झाली नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं लिहिले वास्तविक असं कुठेही कोणी म्हणत नाही पण महाराजांनी असं लिहिलंय ठिकाणी की मनुष्याचा बोध कोवळा असतो आणि तो बोधा कोवळा बोध कुठे परिपक्व होतो असं त्या बोधाविषयी मौलीने लिहिलेला आहे आणि आवृत्तीने त्याची परिपक्वता होणार त्याच्याकरता पुन्हा परिपक्वते का दुसरा काही प्रयत्न करायचा नाही आवृत्ती परिपक्व झाली यथार्थ रूपाने उद्या लागली म्हणजे अज्ञान निवृत्त करून ती स्वतः निवृत्त होते कीर्तीमुखाप्रमाणे पाण्यामध्ये काकूर विरघळला अवडळ म्हणजे भिन्न रूपानं ज्या रूपाने आपल्याला आकार दिसत होता त्या आकाराच्या रूपानं असा तो हो। शिल्लक राहत नाही ही गोष्ट खरी आहे द्रविभूततेने जरी तो राहत असला तो तुम्हाला अशी वडीच्या रूपाने चौकटीच्या रूपाने आणखीन कोण त्याने केला असेल त्या रूपाने तुम्हाला जरी तो दिसत नसला तरी तिथे अमोद रूपाने सुगंध रूपाने परिमळ या रूपाने तो तिथे उर्वरित राहतो अवशिष्ट राहतो असा सगळ्यांना अनुभव येतो त्याप्रमाणे जरी वाणीच्या रूपाने आणि अविद्येच्या रूपाने जरी अविद्या निवृत्त झाली तरी अहम ब्रह्मासमित्या कार्यरूप म्हणजे ज्ञान रूपाने ते शिल्लक राहते हा त्यातला मूळ भाग आहे हा त्या अविद्येचा देश आहे आपण आपल्या अंगाला भस्म लावतो भस्म लावल्यानंतर काय होतं सकाळी भस्म लावल्या सवृद्ध भस्म लावल्यानंतर त्या भस्माचे काही कण असतात ते कण जे असतात परमाणू जे असतात ते आपण अंगाला भस्म माखल्यानंतर म्हणजे आपण नुसता शेवट पट्टे उडून नको काही मंडळी असा अंगाला तर संपुर्ण। भस्म त्या भस्माचा जो परमाणू भाग आहे जो कण भाग आहे ते भस्म कण हे आपोआप निवृत्त होतात कालांतराने गळून पडतात पण ते गळून पडल्यानंतर सुद्धा पांढुरकी जी शरीरामध्ये राहते ती पांढुरकी जशीच्या तशी शिल्लक राहते किती वेळ राहते बराच वेळपर्यंत ती पांढुरकी आपल्याला दिसत राहते म्हणजे भस्म भस्मकण भस्म परमाणू जरी अंगाचे झडून गेले नाहीसे झाले अंगावर राहिले नाहीत ते गळून गेले तरी सुद्धा पांढुरत्वाने जशी त्यांची प्रतिती आली पांडुर क्रांती जशी तिथे प्रतितीला येते ती पांढुरकी जशी राहते काही काळपर्यंत अगदी त्याच पद्धतीने ह्या वृत्ती रूपाने आम्ही त्या काही काळपर्यंत शिल्लक पाणी पडेल नसेल तरी एखादा ओहळ किंवा खरोखरी एखाद्या जमिनीवर नाहून गेलं तर ओहळात न वाहून गेल्यानंतर त्या नदीमध्ये पाणी नाही त्या ओढ्यामध्ये मला त्या ओहाळ्यामध्ये पाणी नाही किंवा जमिनीवरनं पाणी असं वाहून गेलं तर जमिनीवर पाणी राहत नाही पाणी जरी निघून गेलं तेथे आपल्याला पाणी असं स्पष्ट रूपाने दाखवता येत नाही तरी सुद्धा त्याचा ओलावा म्हणून त्याला म्हणतात त्याचा गारवा म्हणून त्याला म्हणतात तो गारवा तो ओलावा मात्र शिल्लक राहतो हा त्या पाण्याच्या वाहण्याचा जसा लेश शिल्लक असावा त्याच पद्धतीने आम्ही या ज्ञान आणि लेश शिल्लक राहतो पाणी गेलं पण पाण्याची आर्द्रता राहिली पाणी गेलं पण त्याचा गारवा शिल्लक राहिला पाणी गेलं पण त्याचा ओलावा शिल्लक राहिला अगदी त्याच पद्धतीने अविद्यावृत्त जारी तरी सुध्यालावली अपने खाया ती तल ती ती ती ती ते जळून राह आणि ती आपल्याला त्यावेळी दिसत नाही ज्याप्रमाणे त्याप्रमाणे कुठे असते आपल्या पाया तळी ते लपून असते याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार चांगला खुलासा केला तुकाराम महाराज म्हणतात तोडीता न तुटे सारीता निराळी लोटांगणातळी हा रमत असतो लोटांगण घातलं म्हणजे त्याच्या खाली ती लपते किंवा माध्यान्ह कालामध्ये ती पाया तळी लपलेली असते या दृष्टांताचा जर आपण विचार केला तर माध्यान्न कालामध्ये किंचित पृथकत्वाने सुद्धा थोडीसुद्धा ती वेगळ्या रूपाने छाया आपल्याला प्रतिक्रिया येते आणि किंचित तरी दाखवा असं म्हटलं तरी सुद्धा ती दाखवता येत नाही पण पाया तळा तळी ती लपून त्यावेळी राहिलेली असते असं आपल्याला दिसून दिसून येतो याचा खुलासा ज्ञानेश्वर महाराजाने आणि ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय चांगल्या रीतीने केला इथे माध्यान काळ कोणता आपली छाया कोणती म्हणजे का याचा खुलासा इथे दिसत नाही आणि त्याची पूर्ण स्पष्टता ज्ञानेफोलीमध्ये सोळाव्या अध्यक्ष महाराजांनी केलेली आहे ती स्पष्टताशी आहे प्रत्येक बोधाची आथे महाराज म्हणतात प्रत्येक बोध याच्या माथा आल सोहमती झाध्यान का मार सोह वृत्ति मजे सहा अहम श्रीगुरु सूर्य गुरुच रूप सूर्याचर रूप के लिए गुरु बाबती हा श्रीगुरु रूपी सूर्य सोहम सहा अहम तो परमत्मा के परब्रम्ह मी है अशा प्रकार की वृत्ति निर्माण हो तो अशा प्रकार वृत्ति निर्माण हो प्रकार दुसर का, का प्रत्येक बोधा ची माथी तो अगर डोक्याल सूर्य का मध्यान काला सूर्य डोक्या डोक्यावर येणं तर तिथे डोकं कोणतं डोक्यावर येतो म्हणजे काय प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर म्हणले काय म्हणलं त्यांनी काय केलं प्रत्येकाच्या डोक्यावर प्रति अंचती प्रत्येक आत्मा आणि केवळ आत्मनिष्ठ अशा ज्ञानाच्या माथ्यावर आल्यानंतर आत्मनिष्ठ ज्ञानाच्या माथ्यावर आला असता काय होत आत्मभ्रांती इच्छा पायाकळी लगे महाराज म्हणतात आत्मभ्रांती म्हणजे देहात्मक भ्रांती हीच कोणी प्रकारची छाया म्हणजे माध्यान काळ कोणता सोहम या वृत्तीचा उदय या ज्ञानाचा उदय होणं या अनुभूतीचा उदय होणं या अनुभूती रुपी माध्यान्न काली आत्मनिष्ठेच्या माथ्यावर श्रीगुरु रूपी सूर्य आल्यानंतर आत्मभ्रांती म्हणजे देहात्मत्व भ्रांती रूपी हीच कोणी प्रकारची छाया ती आपल्या पायाकळी तिथे गेले लोटांगळाकडे म्हणजे परमेश्वराशी लोटांगण घालणं म्हणजे अभेदत्वाने त्याला शरण केल्याने परब्रह्माशी अभेदत्वाचा निश्चय केल्याने जशी तिथे छाया लपते असं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर मौली म्हणते की आपलं जे वास्तविक यथार्थ त्रिकालाधित विमल सत्य स्वरूप असं जे ब्रम्ह त्या ब्रम्हरूप पायाच्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या पायाखाली ती लपून जाते म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये ती वृत्ती सदाची विलीन होते ज्ञानेश्वरी मधे अतिशय चांगली छाया को अगली ही शब्दी अशाच रूपाने की पूर्ण स्पष्टता ज्ञानेश्वरी मध्य सोलवे अध्याय महाराज है स्पष्टता है प्रत्येक बोधा की आ मारत प्रत्येक बोध याथा आया सोहमती का मार सोह वृत्ति मे सहा अहम श्रीगुरु सूर्य गुरुच रूप सूर्याच रूप के लिए गुरु बाबती हा श्रीगुरु रूपी सूर्य सोहम सहा अहम तो परमां पर ब्रह्म मी है अशा प्रकार की निर्माण हो या अनुभूती रुपी माध्यान्न का माध्यान्ह काळ कोणता सोहम अहम ब्रह्मास्मित्या कार वृत्ती निर्माण होणं तो मी आहे अशा प्रकारची वृत्ती निर्माण होणं हाच कोणी एक प्रकारचा माध्यान्न काळ आले आणखी दुसरं काय प्रत्येक बोधाची या माझी डोक्यावर आलाय म्हणजे सूर्याचा माध्यान्न काळामध्ये सूर्य असा डोक्यावर येतो डोक्यावर येणं तर तिथे डोकं कोणतं डोक्यावर येतो म्हणजे काय प्रत्येक बोधाचे एकाने सांगितलं प्रत्येक बोधाच्या म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर म्हणजे प्रत्येक बोधाच्या म्हणलं त्यांनी काय केलं प्रत्येकाच्या डोक्यावर सूर्य ते म्हणले तसं नाही प्रत्येक प्रति अंच प्रत्येक आत्मा आणि केवळ आत्मनिष्ठ अशा ज्ञानाच्या माथावर आल्यानंतर आत्मनिष्ठ ज्ञानाच्या माथ्यावर आला असता का काय होत आत्मभ्रांती छाया पाया तळी म्हणतात आत्मभ्रांती म्हणजे देहात्मत्व भ्रांती हीच कोणी प्रकारची छाया म्हणजे माध्यान काळ कोणता सोहम या वृत्तीचा उदय या ज्ञानाचा उदय होणं या अनुभूतीचा उदय होणं या अनुभूती रूपी माध्यानं खाली आत्मनिष्ठेच्या माध्या माथ्यावर श्रीगुरुरूपी सूर्य आल्यानंतर आत्मभ्रांती म्हणजे देहात्मत्म भ्रांती रूपी हीच कुणी प्रकारची छाया ती आपल्या पायाकडी तिथे गेले लोटांगळाकडे म्हणजे परमेश्वराशी लोटांगण घालणं म्हणजे अभेदत्वाने त्याला शरण केल्याने परब्रह्माशी अभेदत्वाचा निश्चय केल्याने जशी तिथे छायालपते असं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणते की आपलं जे वास्तविक यथार्थ त्रिकालाबाधित विमल सत्य स्वरूप असं जे ब्रह्म त्या ब्रह्मरूप पायाच्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या पायाखाली ती लपून जाते म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये ती वृत्ती सदाची विलीन होते होते। या ओवीची स्पष्टता सोळाव्याध्यामध्ये नवनीने केली आहे तिथे श्रीगुरूंचं सूर्याच्या रूपाने वर्णन करून तिथे स्वच्छ माध्यान्न काळ कोणता तो सूर्य प्रत्येक बोधा माथ्यावर येतो म्हणजे कोणत्या माथ्यावर येतो आणि पायातळी ती सावली लपते म्हणजे तरी काय तर ब्रह्मात बोध ज्यावेळी मनुष्याला होतो त्या आपल्या वास्तव ब्रह्मस्वरूपाच्या पायातळी ती सावली सदाची लपून जाते असा याचा खुलासा तिथे ध्यानी घ्या ते वृत्ती वृत्ती रूपाने शिल्लक राहिली म्हणजे बंद आहे असं समजायचं रम ब्रह्मास्मित्या कर हा जो ऐक्यबोध आहे हा ऐक्यबोध परिपक्व झाला पाहिजे ह्यातला मूळ सूक्ष्मार्थ असा ही वृत्ती निर्माण होते पण ती वृत्ती परिपक्व झाली पाहिजे ती वृत्ती जर सतत राहिली ब्रह्मात्मक निष्ठरूपाने जर मनुष्य राहू लागला तर त्या वृत्तीच्या सतत असण्याने देहाविषयीची जी मिथ्यात्वाची वृत्ती असते ही वृत्ती मनुष्याला त्यावेळी शिल्लक असते देह मिथ्या आहे मी देह नाही मी ब्रह्मरूपा अशी त्या माणसाची वृत्ती राहते पण शास्त्र असं सांगत की त्या देहाविषयी मिथ्यात्वाने प्रती येणं ते ते वुर्ति वुर्ति हे सुद्धा एक प्रकारची मिश्रित बोधामधली एक दोषाची स्थिती हा ही अवे प्रकारचा लेश आहे म्हणून ज्यावेळी ही वृत्ती ब्रह्मरूप होते वृत्ती वृत्तीरूपाने राहत नाही त्यावेळी वृत्ती ज्ञान निवृत्त होणं ही खरी स्वरूप स्थिती आहे म्हणजे वाचारण हे पूर्ण फिट नाही वृत्ती अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती राहून ती परिपक्व होऊन आत्मस्वरूपामध्ये वृत्ती रूपाने ती लीन होणं हे ऋण पूर्ण घटना आणि तसं लीन होण्याऐवजी वृत्ती रूपाने जर ते ज्ञान शिल्लक राहील तर हाच वाचा ऋणशेष आहे असं समजा वाचा ऋणशेषाचं हे मुख्य स्वरूप आहे काय किती वृत्ती रूपाने वृत्ती ज्ञान रूपाने शिल्लक राहते म्हणून तोही शेष असू नये राहू नये हा त्यातला मूळ भाग आहे आत्मभ्रांती व्यात्मत्म भ्रांती जी आपली आहे मिथ्यारोपाने आपण म्हणत होतो तीही आता शिल्लक राहत नाही पायाकली लपण याचा अर्थ ती अधिष्ठान रूप होणं असा ठराव आता तीही शिल्लक राहिली नाही दोन्ही शिल्लक आपल्याला देहाची मिथ्यात्वाने प्रती येणं हे सुद्धा तिथे राहिले देह नव्हे मी हे सने उरल्या उरळी विठ्ठल अशी स्थिती निर्माण होते म्हणून तर गंमत अशा आहे अहम ब्रह्मास्मित्या कार वृत्तीचा उदय अज्ञानाची निवृत्ती देहाची मिथ्यात्वाने येणारी प्रतिती किंवा त्या वृत्तीवर एकनिष्ठ राहणं सतत त्या वृत्तीवर शिल्लक राहणं इथपर्यंत आहे वृत्ती रूपाने ज्ञान शिल्लक राहतं म्हणून अविद्याने आणि ती वृत्तीही आपलं जी वास्तव परब्रह्मरूप त्या परब्रह्मरूपी पायाखाली लपून जाणं म्हणजे ती वृत्ती त्या आत्मस्वरूपामध्ये म्हणजे परमात्मिक स्वरूपामध्ये विलीन होणं याचं नाव आहे वाचा पूर्ण फिटणं आणि हे न होणं पण वृत्ती रुपाने शिल्लक राहणं हे आहे वाचारुण शेष शिल्लक राहण असण स्वरूपी स्वरूपाद्वारे आपलेपणे पुरे बोधू महाराज म्हणतात दुसरेपणा जो आहे दुसरे दु भेद म्हणून त्याला म्हणतात तो निवृत्त होतो भेदसहित वृत्तीचा विनाश झाला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट मंटेल जो न दिस मावल श्रीगुरू वर्णन करता कि जो श्री गुरु रूपी सूर्य न दिस ब्रह्म विषय जो आज्ञान स्वरूपा विषय ब्रह्मात्मक स्वरूप जे आज्ञान से आज्ञान दिने न्ञा सह ब्रह्मत्मक्य ज्ञास मावल निवृत्त कर श्री गुरु अपने निवृत्त करता अज्ञान बंधातून निवृत्त करतात असं म्हणताना काय म्हणायला पाहिजे होत न दिसणे मावळवी तसं म्हणत नाही न दिसणे दिसणे नसे मावळवी तो सज्जनातिश आहे पण त्याची बायको चेटकी असल्या कारणाने त्याच्या घरात तो सदा असंतुष्ट असायचा घरी श्रीमंती ऐश्वर सगळं ठीक पण एक उन होतं ते उन म्हणजे हे हे उनं कोणाला सांगता येत नव्हतं आणि त्या उणेपणामुळं तू सुखी मात्र नव्हतं रोज घरात गेलं की ती बायको म्हणायची गेव बघ माझ्या मर्जीप्रमाणे वागलं पाहिजे हो माझ्या मर्जीप्रमाणे जर तू वागला नाहीस तर मी चेटके लक्षात ठेव मी तुला कुत्रं करीन तुला मांजर करेन तुला सरडा करेन मला हवं ते मी तुला करेन आणि ही गोष्ट त्याला पूर्ण ज्ञात होती की माझी बायको चेटकी आहे खरोखरीच तिच्या मर्जीप्रमाणे जर मी वागलो नाही मला जर तिने कुत्रा मांजर केला तर म्हणता येईल माझी नाही माझी धडगत आणि माणसाला असा आहे चिता चिंता समान नसती बिंदू मात्र विशेषता निर्जीव माणसाला अनुस्वाराचा फरक असला तरी इतकी परिणाम त्याच्या घडत असल्या कारणाने तो सारखा झरणीला लागला होता खूप आहे हो तो खूप बऱ्याने लिहिले त्याप्रमाणे म्हणजे हाडाचा सापळा हो पाहत होता जेव्हा तो अगर गुरुजी ऐसी शब्द बोले सारखा पा, पांढरा फटक सारखा पांडरा पटक पड़ला होता असा तो जिजतला सन्मित्राने लू हाल बरबर दिशत नहीं माणसाला असं वाटतं मी काय बरोबर मी पूर्वी सारखाच आहे पण धोरणी माणसाला त्याच्या चेहऱ्यावर जायचं आलाय पण येहराव काय माझ्या चेहऱ्या बद्दल तू काय म्हणून म्हणली ते सगळं ठीक आहे पण मला काही तसं दिसत नाही म्हणलं कारण त्यावेळी आत आज अवज्ञाची करावी संबंधी सोयी चिन्ह धारावीसी जीवी चाडब होलेला असल्या कारणाने चेहऱ्यावर त्याचे परिणाम उमटणार घडलं असल्या कारणाने एखाद्या धोरणी माणसाला समजावं तसा हा सन्मित्र असल्या कारणाने त्याच्या लक्षात आलं <coughs> बराच वेळानंतर असा नियम आहे की माणूस आपल्या सन्मित्राला आपलं हृदय उघड करतो बायकोला सांगत नसेल आपल्या पित्याला सांगत नसेल पण भेटला की मग त्याला ते सगळं सांगत असतो असा एक नियम कि म्हणून ज्याला सांगतोच तोच त्याचे एकमेक सन्मित्र आहेत असा आपण समजा तो बऱ्याच वेळानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे बाळ तुला काय सांगू मित्रा माझी दैना अशी आहे मला कोणाला सांगता येत नाही मला सुख नाही काय झालं का <coughs> काय एवढी सगळी श्रीमंती आई शकेल असताना काय झालं तरी काय तो म्हणाला माझी जी बायको आहे ती बायको आहे चेटकी आणि मी जर तिच्या मनाप्रमाणे वागलो नाही तर मला ती धमकी देते की बघ तो माझ्या मनासारखा नाही वागला म्हणजे मर्जी आमच्या तई म्हणत असत मर्जा ज्या आहेत जडाच्या सुद्धा सांभाळायला लागतात घ्याटक म्हणजे चेतनाची मर्जी सांभाळावी गेल्यात काही सांगायचं कारण नाही म्हणजे जडाचे कशी सांभाळावे लागते सायकल जेवढ्या का चेतना आहे जो, तिला सुद्धा स्कृढिला झाला ते बरोबर घाला लागतं तिची मर्जी सांभाळावी लागते तिला पण आठवड्याला तेल घालावं लागतं तिला पण जपावं लागतं पेट्रोल संपलं तिला आणून घालावं लागतं कुठे काही आणखीन काही घडलं तिला जपावं लागतं आता आम्हाला आमचं भारत अरे जड कदा असं जडाला सुद्धा इतकी मर्जी सांभाळायला लागते असं समजायचं की मला उद्देशून बोललो म्हणजे तुझ्या तू तु तु नको समज तुझ्याकरता नाही मी सुद्धा बघतो मग काय हरकत आहे हे घड्याळ जड आहे पण त्याला सुद्धा सकाळच्या सकाळी किल्ली द्यावी लागते कारण त्याची ती मर्जी सांभाळ आहे त्याला किल्ली देणं म्हणजे दे त्याची मर्जी सांभाळ आहे म्हणून जडाची सुद्धा प्रसंग आणि घराला आपण झाडतो म्हणजे काय करतो घराची मर्जी सांभाळतो सगळ्यात इस्त्री करतो म्हणजे काय करतो इस्त्री करतो म्हणजे त्याची मर्जी सांभाळतो सगळ्याची मर्जी सांभाळावी लागते जडाची सांभाळावी लागते केतनाचे सांभाळावे लागते लहान मुलांचे सांभाळावी लागते आता पत्नी पती पत्नी सांभाळावी लागतेच लागते सत्या त्यामुळे म्हणाला ती मर्जी अशी केक्षण आहे कि ती सांभाळता सांभाळता नाकेनोवाली आहे थोडी मर्जी मला धमकी देते त्या धमकीमुळं मी आता असं झरणीला लागलोय की आता माझ्या शरीरात संपूर्ण रक्त संपले काय आता माझे काही धडक नाही मग विचार केला की थांब मी तुला याच्यावर एक उतारा सांगतो आता उतारा सांगण्यासाठी म्हणून एक दोन दिवस त्यांनी चिंतन केलं त्याच्या असं लक्षात आलं कि एका काही अंतरावर एक दुसरी चिटकी बायको आणि <laughs> ती चेटकी आहे असं लोकांना अगोदरच कळलं असल्या कारणाने तिच्याशी विवाह करायला कोणीही तयार नाही इतकी ती भयंकर चेटकी आहे असं त्या माणसाच्या लक्षात आलं म्हणजे कुमारिका आहे आणि कुमारिका असण्याचं कारण ती चिटकी आहे त्याने सगळा विचार करून तो परत आला आणि त्यांनी मित्राला सांगितलं की बा मित्रा तुला खरोखरी या पहिल्या बायकोच पारिपत्य करायचं असेल हिच्या संकटापासून जर तुला वाचायचं असेल ते एक उपाय आणि तो मी तुझ्यासाठी खास शोधून आणलाय माझा सनमित्र आहे खरोखर मला माझ्या हिताचा असेल म्हणून आणलायस काय जडी बुट्टी काही आणली आहे काय का कांद्या ती जादूची या अमुक अमुक गावामध्ये एक दुसरी बायको आहे ती स्त्री चेटकी आहे तुझ्या आता ही जी बायको आहे हिच्यापेक्षा ती भयंकर चिटकी आहे तिला तिच्या जास्त विद्या येते आणि ती आधी विद्यमान असल्या कारणाने त्या चेटकी विद्येमध्ये तिची ख्याती भयंकर असल्या कारणाने तिच्याशी लग्न करायला कोणी तयार नाही ती अविवाहित आहे कुमारीकार राहिली आहे ती कौमाराला वाहते आहे तेव्हा तिच्याशी जर तू लग्न केलं तरी आपण तू सुटशील तो म्हणे एका चेटकीची जर तरा ही आहे तर दुसरी चिटकेवर काय व्हायचे व माझी तरा हा महे तुम्ही विवाहित माणसांना विचारा मला विचारू नका तुम्ही तसं चिंतन पण करू नका यांच्याकडे बघत म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की एक बायको आहे तर काय करायचा रिपीट आहे ते विचारा मग दोन दोन झाल्यावर काय क्रेदा होईल आणि त्यात पुन्हा एक चिटकी ते दुसरी चिटकी नाही आता तर भयंकर झाल्या विचार केला की पण त्याच्या मनात अशी बुद्धी होती की ज्या अर्थी माझा हा सन्मित्र आहे त्या अर्थी माझ्या काही कल्याणाचा हा सांगत असेल हा बनवा बनवीचा कपट गर्भिणी मैत्री केलेला हा आपला मित्र नाही त्या लिखल है कि एक एकमेला कहीं गुण किंवा दोष कि जसा उपदेश करत्या चित्ना त्याचे दोष निवृत्त कर चांगल कराव अहत्व है अगदी तितकच किंवा त्याहून थोडस अधिक पटीने हे महत्वाचं आहे की ज्याचे आपण दोष सांगतो ज्याला हित सांगतो त्याची बुद्धी उपदेशकर्त्याविषयी अशी असली पाहिजे की हा माझा उपदेश करता हित करता तशी बुद्धी नसेल तर त्याच्यामध्ये विपरीतता निर्माण होत असल्याची व्यवहारात व परमार्थात दिसून येते म्हणून उभयांची बुद्धी हिताविषयी समान असली पाहिजे सारखी असले पाहिजे त्याची एकवाक्यता असली पाहिजे हा त्याचा मूळ भाग आहे तो मित्र असल्यामुळं सन्मित्र असल्यामुळं ठीक आहे म्हणाला काय हरकत नाही करू त्याच्या सांगण्याप्रमाणे हे केली त्या मुलीशी लग्न केलाही मोठं आश्चर्य वाटलं की माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नव्हतं हा काय अद्वितीय महाशंकर आता कसा माझ्याशी लग्न करायला प्रवृत्त झाला आश्चर्य आहे ठीक आहे म्हणणे काय हरकत नाही हा पतिदेव नसून हा महादेव आहे लग्न करायला हरकत नाही लग्न केलं आणि लग्न केल्याबरोबर त्याने त्या आपल्या नव्या बायकाला असं सा सांगितलं की माझी जी पहिली बायका आहे ती माझी बायका अतिशय चेटकी आहे तिने मला अतिशय ताप दिलेला आहे तेव्हा मला त्यातनं तू सोडत ठीक आहे म्हणले काय हरकत नाही अहो म्हणाले मी इतकी चिटकी आहे की अशा कितीतरी चिटक्या मी पचवलेल्या आहेत तेव्हा माझ्या तिची विद्या चालणार तिची काय विद्या ती माझ्या लक्षात आली ठीक म्हणाले आता असं करा मी घरी गेल्यानंतर माझं तिचं भांडण होईलच ती माझ्यावर प्रयोग करेन मी त्याच्यावर प्रयोग हमसे परस्परा व प्रयोग चलते तुम्हें एक काम कर मंत्राचा प्रयोग करीन ती घर पुनः घरे चाह मणूस वहाँ का मनुष्य वहाँ केला तिचाज नहीं फारे नहीं पगड़ा ची बा करना चाहे सामर्थ्य श्रीरामचंद्र प्रभु ऐसी चरण रजात है बाकी कोणाच्या राजामध्ये सामन्य नाही कोणाच्या मंत्रात नाही पण मी एक नवीन असा मंत्र शिकलेला आहे की ज्या मंत्रामुळे मी पुन्हा घारीची मनुष्य होईल ठीक आहे म्हणाले काही हरकत नाही तेव्हा मी तुम्हाला मंतर पाणी नव्हे मंतरलेले पाणी आधी उडीन हे मी तुमच्याजवळ देऊन ठेवते मी जेव्हा तिला घार करीन तेव्हा ती काळी घारवे आणि ती जेव्हा मला घार करेल तेव्हा मी पांढरी घारवे अशी आमची खूण आणि आमची एकमेकावर जेव्हा प्रयोग होतील ती जेव्हा मला मारण्याला प्रवृत्त होईल मी जेव्हा तिला मारायला प्रवृत्त होईल त्यावेळी तुम्ही एक गाठी घ्यायची आणि त्या घारीला काळ्या मारून टाका आणि काळी घार मेली की मग हे मंतरलेलं पाणी आणि हे उडील माझ्या अंगावर टाका म्हणजे पुन्हा मी मनुष्य आणि मग आपण सुखाने राहू त्याला युक्ती पटली खरोखरीच ती बायको घरी आल्यानंतर एकमेकी प्रयोग सुरू झाले आणि प्रयोगाचा परिणाम ती काळी घार झाली आणि हे नवीन आणलेली आणि त्या घरी एकमेकावर भांडण करायला लागली जेव्हा हे भांडण सुरू झालं तेव्हा त्याच्या लक्षात आल्यावर काठी आणली आणि त्या काळ्या घरीच्या डोक्यात घालून तिला मारून लागले आणि मारून टाकल्या बरोबर आता ती जी पांढरी घर राहिली होती त्या पांढऱ्या घारीला हे मंतरलेले पाणी व उडीद टाकून पुन्हा मनुष्य करण्याकरता म्हणून तो प्रवृत्त झाला ते आता ले ले तो आता उडीद खेशारनं मंतरलेले काढणार इत्यात तो सण मित्र त्याचा हात धरायला आला त्याने त्याच्या हात धरले ठैरो क्या कर रहे हो तो म्हणाला मला हिने असं सांगितले की हे उडीद आणि हे पाणी माझ्या अंगावर टाक करणे मंतरलेलं आहे म्हणजे मी पुन्हा मनुष्यबंध तो म्हणाला तसं नाही काळ्या बद्दल काय चालतेने काळ्या घरी बद्दल असं सांगितलं की त्याला तू मारून त्याप्रमाणे ता मी काठी घेऊन तिला मारला तो मित्र म्हणाला कालीको अगर मारते हो तो कमलीकोप घेऊन छोडते हुसको मी मारू ना तो म्हणतो त्या काळीला जरा मारून मारलं तरी या कमळीला कशाला ठेवत रे काळी खोटी पांढरी पण खोटी <coughs> तू हिला पण मारून टाकते मंतरलेलं पाणी व ते उडी तिच्या अंगावर टाकू नकोस <coughs> त्याच कारण ती चेटकी आहे ती तिच्यापेक्षा अधिक चेटकी आहे तिने जो तुला त्रास दिलाय तिच्या कोटी पटेने त्रास देण्या देण्याचं सामर्थ्य ह्याच्या अंगात आहे तेव्हा हे तुला सुख देणार नाही ती तुला कुत्र मांजर करीत नव्हती नुसती धमकी देत होती करीत नव्हती ही करीलच धमकीवर थांबणार नाही तिच्या मर्जीला मर्यादा होती हिची मर्यादा इतकी आसरून आहे की हिची मर्जी तू सांभाळूच शकणार नाही त्यापेक्षा तू या पांढऱ्या घारीला सुद्धा मारण्याची आवश्यकता आहे आणि हे त्या सन्मित्राचा गोलणं ऐकून त्याने त्या पांढऱ्या घारीलाही मारलं आणि मग त्याचं जीवन पुढचं उरलेलं सुखी झालं आपली गोष्ट संपली या गोष्टीतलं तात्पर्य काय की अविद्या मी देह मी कर्ता आहे मी भोगता आहे मी मनुष्य आहे अमुकोहम ता मनुष्य होऊन अशा वृत्तीने अभिव्यक्त होऊन कधी स्त्री देह कुत्रा देखांच्या संबंधाने कधी कर्तृत्वाच्या संबंधाने तर कर कधी वक्तृत्वाच्या संबंधाने सदा दुःखी करणारी ही अविद्यावृत्ती व तिचा हा अन्यथा बोध विपरीत बोध याने संत्रस्त झालेला जीव त्याला या वाणी श्रीगुरु महावाक्यजन्य आणि जे ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की बा शिष्या या संपन्न होशील, तर हुई गया, साथी, तो अहम ब्रह्मासमित सोहमृत्ति देहोहम वृत्ति पी चिटकी सोहमें दुसरी चिटकी जर शिल पांडरघारी सारख ृत्ति जो पर्यत प्रारभ प्रतिबंधा मुंभावना प्रतिबंधा मु शिलक है वी वृत्ति जो पर्यत्या सोहम वृत्ति वीर रहते त्या जो पर्यत एकनिष्ठ रह जोपर्यंत परिपक्व स्वूपाच है अदृढ़ स्वरूप है तो पर्यत ती वृत्ति मेधा एक प्रकार का बंध्या परित्याग करना की परित्या तुला आवश्यकता है वृत्ति गलीजे तिता घर सोहम वृत्ति ती गई पाजी उभय वृत्ति विवर्जित निष्प्रकारक निर्विषयक निराश्रय निर्वृत्ति ज्ञान उर्वरित रहना ही अंतिम दशा है याचं नाव आहे पूर्ण ऋण फिटणं आहे खरी ऋणमुक्ती आहे अशी ऋणमुक्ती तू संपादन करण्याची गरज आहे असं या तिसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं असल्याकारणाने हे सगळ्यात उत्तम दशा असल्याकारणाने या उत्तम दशेला प्राप्त होणं हे मानवी देहातलं अंतिम साध्य असल्याकारणाने किंमना मानवाचं याच्या प्राणी मात्रचं हे खरं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपापासून अज्ञानामुळे नित्य प्राप्त असून प्राप्तवत स्थिती प्राप्त झाल्या कारणाने इतका सगळा विस्तार करून असं गुढ अत्यंत उच्च कोटीच हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्रतिपादन केलं आहे हे hey, <coughs> तिसरं प्रकरण ऐकल्यानंतर या अहम ब्रह्मास्मित्या कारतीची निवृत्ती होऊन निवृत्ती वृत्ती शून्य दशा याचा अर्थ समजू नका कि विदेह कैवले जीवनमुक्तीमध्येही असो ऐसा कोटे नाही, देही देही दशाशी तो में में दुसरी गोष्ट अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज या चौथ्या प्रकरणात आपल्या मुख्य विषयाकडे वळतात चौथं प्रकरण हे या प्रकरणाचं नाव काय ते आपल्याला आरम्य संख्य म्हणजे या प्रकरणाचं मौलीने नाव ज्ञाना, ज्ञान, भेद कथन हे ऐकल्यानंतर मनुष्याच्या मनात थोडासा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता ना नाही तर काय होईल संदेह निर्माण होण्याची शक्यता आहे ज्ञान आणि आज्ञान यांच्यातल्या भेदाचं कथन करायचंय काय माऊलीला असं वरपंग पाहता दिसून येतं तर ज्ञान आणि आज्ञान यांच्यातल्या भेदाचं कथन माऊलीला या प्रकरणात करायचं नाही या अमृताचा मुख्य प्रतिपाद्य विषय काय ज्ञाना ज्ञानाती ब्रह्मरूप आत्मा हा सु असंवेद्य एका वाक्यात अमृत अनुभवाचं मुख्य तात्पर्य हा विषय विस्ताराने प्रतिपादन करायचा असल्या कारणाने ज्ञाना ज्ञानातीत उर्वरित राहणारं जे द्रमातलं स्वरूप सु स्वरूप ते सांगणं हे या प्रकरणाचं मुख्य कारण आहे त्याच्यासाठी हे चौथं प्रकरण आहे म्हणून इथे ज्ञान आणि आज्ञान याहून अतिक हे जे शब्दाचा अर्थ भिन्न असा करायचा आहे तात्याने त्याचा आम्हाला असा अर्थ सांगितलेला आहे की ज्ञानाज्ञान दखन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे अज्ञान व अज्ञानाला निवृत्त करणारी तत्सापेक्षरूप असलेली असलेली अहम ब्रह्मास्मित्या जी वृत्ती त्याचं नाव वृत्ती ज्ञान म्हणजे अज्ञान याहून या या या भिन्न याहून वेगळं असलेलं याहून अतीत असलेलं असं जे अत्यंत विशुद्ध ज्ञान त्या विशुद्ध ज्ञानाचं कथन करणं हे या प्रकरणाचं मुख्य तात्पर्य किंवा या प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय ज्ञाना ज्ञान भेद कथन अज्ञान तत्सा अपेक्षा वृत्तीज्ञान त्याहून भेद म्हणजे त्याहून वेगळं अधिष्ठान रूप असलेलं ब्रह्मात्र रूप असलेलं असं जे स्वरूपभूत ज्ञान त्याचं कथन करणं हा या ग्रंथाचा या प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय आहे नाहीतर ज्ञान आज्ञान भेद कथन ज्ञान आणि आज्ञान यांच्या भेदाचं कथन असं होईल किंवा यांच्यातील भेद सांगणं भेद सांगणं या प्रकरणाचं तात्पर्य नाही या वृत्त तात्पर्य नाही किंवा त्याचा विषय नाही त्या प्रकरणाचा मुख्य विषय ज्ञान व अज्ञान याहून भिन असलेलं असं जे स्वरूपभूत ज्ञान त्याचं प्रतिपादन करणं हे या प्रकरणाचं मुख्य तात्पर्य आहे या ग्रंथ प्रकरणाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे एक नियम आहे व्यावृत्तीर व्यवहार वा लक्षणाचं प्रयोजन कोणत्याही पदार्थाचं आपण जेव्हा लक्षण करतो त्या लक्षणाची का प्रवृत्ती होते अन्नची व्यावृत्ती करणं व व्यवहार अपना सुरित हो लक्षण करीतो कपंचो परमार्थात अगली बारीक सारीक गोषीपास ज्ञान तरी लक्षाई <coughs> उदाहरणार्थ एखाद मानूस अपने मुला पांडरा फेटा घेव नए तो पांरा फेटा फे फेट एक विश्लेषण दे लक्षण है तो पांरा फेटा घून या महीनिया आजूबाजूला जर कहीं हिरवे पिवे फेटे आती तो आू नकोसा पैला अथो जन व्यवृत्त्य काली जी इतर ज्या गायी तिथे आहे, त्यांचा परित्याग करून त्यांची व्यावृत्ती करून तीच नेमकी गाय आपल्या लक्षात यावी असा त्या काय या शब्दाचा अर्थ होतो नाहीतर नुसती गाय आण असं म्हटलं असत तरी सुद्धा एक लक्ष ठेवायचं गाय आण म्हणल्यामुळे सुद्धा गायीच लक्षण त्याला ज्ञात आहे असंच गृहित करून बोललं जातं त्याचा अर्थ त्याच्या आजूबाजूला जर इतर पशु असतील तर ते आणू असा त्याचा अर्थ होतो एखाद्या माणसाचा आपल्या आपली नावं ठेवली हरी विष्णू कृष्णा गोविंद हरि काहीतरी अशी आपण नाव ठेवलेली आहेत गोविंदा हे या शब्दाचा अर्थ असा आहे की रामा येऊ नकोस हरी येऊ नकोस म्हणजे हरीला ये असं म्हटलेलं नाही म्हणजे हरिची रामाची व्यावृत्ती करणं त्या गोविंदा नावाचं जसं काम आहे कारण नाव हे सुद्धा माणसाचं एक लक्षणच आहे ते पूर्त लक्षणाचं जरी नसलं तरी ते त्याचं लक्षण कारण लक्षणाचं जे लक्षण आहे ते त्या नावाच्या ठिकाणीच होतं अन्यांची व्यावृत्ती करणं व व्यवहार करणं हे त्याचं काम असल्या कारण काम अन्यांची व्यावृत्ती करणं अन्यांची व्यावृत्ती होते आणि व्यवहार व्हायला पाहिजे तीच वस्तू नेमकी त्या माणसाकडे आणली गेली पाहिजे हा व्यवहार आहे त्याच्या आता हल्ले लोक म्हणतात लक्षणं आणि नाव हे जर खरोखरी व्यावृत्ती करणं आणि व्यवहार करणं हे जर त्याचं काम असेल तर मोटारीला नंबर आहे की ज्या नंबरमुळे व्यवहार म्हण नंबर हे एक लक्षणच त्या माणसाचं माणसाचं म्हणजे गाडीचं आता लोक म्हणायला लागलेत की नंबर ठेवायचा नाव ठेवायचंच नाही कारण कृष्णा म्हटलं गोविंद म्हटलं हरी म्हटलं की हिंदुत्वाचा त्यात बोध होतो म्हणून ज्याच्यामध्ये जातीयतेचा बोध होणार नाही असली जर काही सोय काढायची असेल तर नंबर ठेवायचा म्हणजे मग व्यवहार बरोबर होईल तुम्हाला पोथीमध्ये प्रवचनात ऐकलं असेल मी अनेक वार ही गोष्ट प्रतिपादन केले तर पुढे कालांतराने असं निर्माण होईल श्रीयुत सात हजार सातारा कराड काय मुंबई यांचे सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या इकडे पाऊस पाणी वगैरे सगळं ठीक आहे आपले इकडील कसे काय वगैरे कळवावे वर्तमान वगैरे वगैरे बाकी क्षेम कळावे आपला चारशे वीस खाली कारण आपला तरी नंबरच नाही आपला नंबर नाही का नंबर आहे तर आपलाही नंबरच का अशी लिहिण्याची का पुढे कालांतराने येणार आहे लक्षात ठेवा आपलं मग ते ना आपला चारशे वीस मसा ना ना आपल्याला नाही आपल्याच नाही माणसाला ना आपल्याला काय नाव असायचं आपला शब्द आहे आपल्याला त्याच्यात प्रश्नच नाही ना, ना। <laughs> हिंदुत्वाचा आणि इतर जाती त्याचा जर बोध होत असेल तर त्याचा पर्याय नंबर द्यायचा जिथे त्याचा काही प्रश्न नाही त्याच्याबद्दल त्यांचा काही विद्वेष नाही कदाचित नंबरावरून काही कोड लँग्वेज आपल्याला तयार करता येईल त्याच्याबद्दल काही आपल्याला सांगायचं नाही आता जसं यांनी सांगितलं की शॉर्ट हँड जे लोक काही करतात त्यांची लिपी ठरली आहे त्याप्रमाणे अजून नवीन लिपी आपल्याला नंबराची तयार करता पण आपल्याला आता तो तो शोध लावायची आवश्यकता नाही कारण त्याच्यावर अजून जाती त्याचा बोध होत नाही नावावर नोतवून तेवढ्या प्रता हा एक विशेष ते ते आहे तेव्हा नंबर हा सुद्धा एक लक्षण असल्या कारणाने अन्न्यांची व्यावृत्ती करणं व्यवहार व्यवहार करणं हे समानत्व त्याच्या ठिकाणीही आहे असं आपल्याला दिसून येईल तेव्हा हे कोणत्याही लक्षणाचं जर खरं लक्षण असेल हे जर त्याचं प्रयोजन असेल लक्षणाचं प्रयोजन की लक्षण कशासाठी करायचं नाव कशासाठी ठेवायचं तर अन्न्यांची व्यावृत्ती व्हावी व नेमका त्याचाच था व्यवहार व्हावा म्हणून तुम्ही जर हल्ली गेला जिथे ही मुलं दवाखान्यात जन्माला येतात त्या मारुती प्रसुती गृहात जर तुम्ही जाऊन आला <laughs> काय नाव ठेवले तुम्हाला सांगितलं ता त्या घराचं नाव ठेवले वा हो कि या प्रसूति गृहाचं नाव काय करायचंय पुष्कळाने नाव सोचवले तो म्हणलं मी नाव तुम्हाला लागले अरे ज्या विचाराने जन्म केली प्रसंगी स्त्री देह शेवटी अंगे असं ठेवले त्याला या घराचं नाव करायचं अरे या घराला त्याचं नाव नको पण ते ठेवले त्याच असं आपल्याला त्यात अस तिथे काही मिनिटात काही मुलं जन्माला येतात आणि ती मुलं जन्माला आलेली नेमकी ज्याची त्याला कळावी त्याच्यासाठी त्यांच्या डोक्यावर हातावर कुठेतरी ती जी कॉपिंग पेन्सिल आहे ते त्याने नंबर टाकून ठेवतात त्याच्यावरनं ती मुलं ओळखायची अशी परिस्थिती आहे आपल्याला त्यातनं एवढं सांगायचंय की नंबरची आधी जे गरज आहे काय गरज आहे अन्न्यांची व्यावृत्ती करणं व व्यवहार करणं हा नियम तिथे पण लागू आहे हा या प्रयोजनापासून कोणतंही लक्षण सुटत नाही नाव सुटत नाही नंबर सुटत नाही काही सुटत नाही असा एकंदर सगळ्या जगाचा चिंचेचं झाड म्हणजे काय झालं बोरी बाबोळीचं झाड त्याच्या शेजारी आहे चंदनाचं झाड आहे ते तू घेऊ नकोस असाही अर्थ झाला व त्याचा काय व्यवहार असेल तो व्यवहार होणं हाही अर्थ झाला म्हणजे अन्यांची व्यावृत्ती करणं व व्यवहार पूर्ण करणं हे प्रत्येक लक्षणाचं फल असल्या प्रयोजन असल्या प्रत्येक ठिकाणी आपण याचा विचार करतो तात्या म्हणत असं कि या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट माहीत असल्या कारणानं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे लक्षणाचं प्रयोजन असल्यामुळे वृत्तीज्ञान आणि अज्ञान याच्या संबंधाने येणारे सर्वसापेक्षते आता सगळ्यांचा मी उल्लेख करीत आनंद वार त्याचा उल्लेख केला वृत्तीज्ञान व तत्सापेक्षा ज्ञान किंवा अज्ञान व तत्सापेक्ष वृत्ती ज्ञान या दोन्हींचा उल्लेख केला म्हणजे या संबंधाने येणारे सर्वसापेक्षा त्याच्या पुढचं सांगायचं म्हणजे कार्यवर्ग कारण वर्ग असो किंवा इतरांच्या ठिकाणी कर्तृत्व असलं तर अकर्तृत्व सविशेषत्व असलं तर निर्विशेषत्व सगुणत्व असलं तर निर्गुणत्व इत्यादी सर्व सापेक्ष धर्मांचा तुम्ही विचार त्यातले महत्त्वाचे दोन शब्द इथे मुद्दाम घेतलेले आहेत मौलीनी घेतलेत म्हणून तेच घ्यायचे दुसरे काने घ्यायचे त्याचं कारण या नाव मौलीने ठेवताना हेच दोन सापेक्ष शब्द हे घेतले आहेत म्हणून अज्ञान अज्ञानसापेक्ष असलेलं जे वृत्तीज्ञान या दोन्हीहून अत्यंत विलक्षण असलेलं सत्सामान्य निर्विशेष स्वरूप किंवा ज्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात अत्यंत विशुद्ध ज्ञान असतवेद सर्व प्रमाण अविषय स्वरूपा स्वयं प्रकाश ज्ञान अवयं प्रकाश जो ज्ञान है व्यावृत्ति ही करीत नही। नहीं तिथे व्यवहार ही कराया नहीं अव्यवहार्य स्थिति है अन्या व्यावृत्ति ही तिथे करा व्यवहार ही तिथे करावा चाह नहीं कि व्यावृत्ति व व्यवहार हाथुद्ध स्वरूप ज्ञान संभव नहीं च लक्षण करता नहीं पस सी लक्षण विवर्जित करता नहीं का लक्षण लक्षण कशासाठी करायचं अन्नची व्यावृत्ती करण्यासाठी विशुद्ध ब्रम्हज्ञान हो होण्याची व्यावृत्ती करीत नाही त्या त्या ठिकाणी व्यावृत्ती करण्याचं कारणच पडत नाही का तो तर कोणता पदार्थ सिद्ध होईल तर अन्नची वृत्ती करण्या सत्तेत कोणत्याही पदार्थाची सिद्धीच होत नसल्या कारणाने त्या त्रिकालाबाधित पारमार्थिक सत्तेत दुसरा पदार्थच सिद्ध होत नसल्या कारणाने अन्नची करण्याचा प्रश्न एक व्यवहार करण्याचा का प्रश्न व्यवहार सगळा उपाधी होतो ना होतो। तो उपाधि अत्यंत अभाव प्रश्न है अव्यवहार्य व सर्वसापेक्ष धर्म विवर्जित लक्ष लक्षण भाव विवर्जित जे स्वरूप होते ज्ञान है त्या स्वरूपभूत ज्ञानाचं कथन या चौथ्या प्रकरणात करायचं आहे असं मनात घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रकरणाला ज्ञाना ज्ञान भेद कथन असं नाव दिलेलं आहे हे तात्यांचं चिंतन मोठ मार्मिक आहे म्हणजे ज्ञाना ज्ञान भेद कथन याचे जे अर्थ अनेकांनी केलेले आहे त्या अर्थामध्ये ही गोष्ट जास्त चिंतनीय ज्ञाना ज्ञान ना भेदाचं कथन फार तर एवढं केलेलं आहे ज्ञाना ज्ञानाहून भिन्न पर स्वरूप कथन पण व्यावृत्ती व्यवहार प्रयोजन या नियमाचा आधार घेऊन जिथे कोणाची व्यावृत्ती करण्याचं कारण नाही कारण पदार्थ नाही म्हणून त्या सत्ते पदार्थ सिद्ध होत नाही म्हणून सिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी अन्य पदार्थ असेल तर अन्यांची व्यावृत्ती पदार्थच नाही तर व्यावृत्ती कोणाची करणार हा एक बाब अव्यवहार्य स्थिती व्यवहार होण्याकरता लागणारा जो उपाधी तो उपाधी तिथे किंवा दुसरं कारण असं त्या सांगत असं व्यवहार म्हणजे एक प्रकारची क्रिया आहे शुभ अशुभ किंवा मिश्रण किंवा दृषी क्रिया काय जरी आपण त्याला ज्ञान म्हणत असलो मला घटाचं ज्ञान झालं मी घट पाहिला अरे घट पाहिला ही सुद्धा एक प्रकारची दृषी क्रिया म्हणून काही क्रिया वाचिक क्रिया चैतिक क्रिया आणि दृशी तरी क्रिया जरी आपण त्याला व्यवहारामध्ये ज्ञान म्हणून संबोधित असलो तरी वार्ताव्याने चिंतन करणारी जी माणसं आहेत सूक्ष्म नजरेची जी माणसं आहेत शास्त्र दृष्टीने संपन्न असलेली मंडळी आहेत त्यांच्या लक्षात येतं की दृशी सुद्धा ही एक प्रकारची क्रिया पाहणं ही सुद्धा एक क्रिया जरी आपण त्याला व्यवहारात मला घटाचं ज्ञान झालं हे ज्ञान आहे असं म्हणत असलो तरी ही सुद्धा एक प्रकारची क्रिया आहे ती दृशी क्रिया सुद्धा ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही आपल्याला सांगायचं कारण क्रिया हाच व्यवहार आहे वाद व्यवहार क्रिया है एक प्रकार की बोलने की क्रिया है व्यवहार वस्तुव्यवहार अव्यवहार्य स्वरूप का संभवत नहीं त्या तो कारण ती अच्छिन्न स्वरूप परिचिन पदार्थात क्रिया घड़ते परिच्छि पदार्थ व्यवहार घरुपाधिक स्वरूप है त्रैकालिक अत्यंत अभाव है ज्ञाने व्यवहारिक अत्यंत अभाव है अन्यावृत्ति कर संभवत नहीं मग लक्षण का लक्षणाचं फल काय अन्न्यांची व्यावृत्ती करणं व व्यवहार होणं तिथे अन्नची व्यावृत्तीही करायची नाही व व्यवहारही करायचा नाही का तसंभवत नाही एका वाक्यात बोलायचं का संभवत नाही त्याची कारण मी आता आपल्याला थोडक्यात सांगितलीच आहे व्यवहार का संभवत नाही त्याचंही कारण सांगितलं अन्नची व्यावृत्ती का संभवत नाही त्याचं पण कारण सांगितलं अन्न पदार्थ नाही म्हणून अन्न्यांची व्यावृत्ती नाही अपरिच्छिन्न असल्या कारण नाही व्यवहार म्हणून अव्यवहार्य अपरिच्छिन्न असलेले जे आत्मस्वरूप तिथे लक्षणाची काय आवश्यकता आहे स्वरूप नहीं संगजित स्वरूपभूत ज्ञान तिथे अन्य व्यावृत्ति व्यवहार संभवत नहीं संगना ज्ञान भेद कथन कारण ज्ञाना ज्ञान भेद कथन करण्याच्या शब्दाचे काय काय अर्थ करावेत ते आपल्यावर अवलंबून किंवा क्यों एक अर्थ असा आपल्याला राजसत्ता या राजसत्तेच वर्णन दादा बऱ्याच विस्ताराने प्रारंभी केलेला आहे त्याला दादाने अशी उदाहरणं दिलेली आहे त्याच्यासाठी कि राष्ट्रपती त्या ठिकाणी अभिव्यक्त राजाच्या ठिकाणी अभिव्यक्त होणारी राजसत्ता पट्टेवासत्ता म राष्ट्रपति ऐसी अभिव्यक्त हो रही तरी राजस पट्टेवाला अभिव्यक्त होनी तरी राजसत्ताच सत्ते व्यवहार हो गोष्ट जितकी खरी है तीतकी सत्ता को अंगीकार के व्यवहार ही हो हे पण तितकंच करा आता राजसत्ता आहे आपल्या इथे पण आपल्याला ती प्रतिबंध करू शकत नाही निग्रह करू शकत नाही म्हणजे अनुग्रह करेल का सत्कार करेल का आपल्याला एक हजार रुपये काय आपण केले शासन करायला जसं काहीतरी करायला लागतं तसं बक्षीस देण्याकरता सुद्धा काहीतरी करायला लागतं ते आपण काही केलेलंच नाही मिळवण्याजोगत म्हणून ती आपल्याला बक्षीस म्हणजे निग्रह करीत नाही अनुग्रह करीत नाही का राजसत्ता आहे पण ती उपाधी द्वारा अभिव्यक्त झाल्याशिवाय निग्रह अनुग्रह करू शकत नाही गोष्ट जो राज चा करता से। एक राजसत्ते ज्यादा उपाधि तिथे सत्ता अभिव्यक्त हो कार्यकारी होट्टेवाला अभिव्यक्त राजसत्ता और राष्ट्रपति झिकाणी जो उपाधि ने अभिव्यक्त राजसत्ता हम कार्या तुम्हें सामान करू ना का करू नका त्याचं कारण ज्या मनाचे उपाय त्या मनाचा आविष्कार व त्या मनाचा व्यवहार होईल त्यापेक्षा अधिक व्यवहाराची आपण अपेक्षा करू नका होणार नाही हा डिग्री भिंता मिळणार डिग्री भिंट तर आपण काय करायचंय त्या डिग्रीच्या मानाने तो बरं करणार नॉन मॅट्रिक आणि एम ए पी एचडी याच्यात काही फरक आहे का नाही तो म्हणाला तुम्ही काय एम ए झाला मी सुद्धा नॉन मॅट्रिक आहे नॉन मॅट्रिक काय पदवी आहे वेळ पण हल्ली ती सुद्धा प्रकारची पदवी झाली लोक विचारतात का तुमचा मुलगा काय शिकलाय त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं खरं आमचा मुलगा नववी बासा असं म्हणायला पाहिजे खरं छानपणानं बोलायचं पण तसं नाही म्हणत काय म्हणतात हां नॉन मॅट्रिक आहे म्हणा पण ही काय पदवी आहे काय काय वर्ग पास झाल्याचं लक्ष नाही मला कळत नाही शिकले सवरलेली माणसं सुद्धा असं बोलतो मला ऐकून मोठं आश्चर्य वाटत आम्हाला काही कळत नाही असं झालंय का त्यांचं काय का विशेष ज्ञान वाढले काही कळत नाही वास्तविक काय म्हणायला पाहिजे पाहिजे की अगदी चांगल्या शब्दात बोलायचं चा ठरलं कि मॅट्रिक परीक्षा ज्यावेळी चालू होती तेव्हा आमचे चिरंजीव अपिअर बट हजर झाले होते पण नाफास झाले असं तरी म्हणायला पाहिजे निदान त्याचं वस्तूदर्शन तरी घडेल पण तसं नाही नॉन मॅट्रिक आहे म्हणे काही पदवी आहे म्हणजे डिग्री मध्ये असल्या मुलगायचा आहे ना हो, <laughs> मुल <laughs> मुलगा खपवायचा लग्न होत नाहीत ना तशी काही मुलांची पण लग्न होत नाहीत अशी जे मुलंच होत नाही असल्या तऱ्हे बापाला तिकीट खपवण्याचे जे मार्ग आहेत त्यातला हा एक मार्ग आहे तिकीट खपवण्याचा मग तिकीट खपवण्याकरता जी पदवी उच्चारली जाते ती काही पदवी आहोत ते भ्रम उत्पन्न करायचा आणि तेवढा एक व्यवहार झाला लग्नाचा म्हणजे विजय मिटला त्याचा बापाचा आशी तरह त्या उपाधि सत्ते रहू शकत नहीं आनंदवार संगना मध्य मऊली व्यवहार सत्ता व उपाधित त्यागा तत्सापेक्ष बोलला अव्यवहार्यवहार सत्या दुसर का इतक सत्ते निर्विशेष सत्ते वर्णन करण ज्ञाजान भेदाच कथन सत्ता मात्र या प्रकरणामध्ये आपल्याला प्रतिपादन करायचे आहे म्हणून अनुभवामृत जर कोणी विचारा की कुठे प्रारंभ होतो अनुभवामृताला तर चौथ्या प्रकरणात त्याचा प्रारंभ होतो असं आपण सांगतो अमृतानुभव म्हणजे पहिले आता आपण जे तीन प्रकरणं वाचली हा अमृतानुभव हो नाही पहिलं प्रकरण आहे देवोदेवीला वंदन आणि अहमदेवने शांभव शंभव शांभवी झालो द्वितीय प्रकरण आहे गुरूंचं वंदन आणि द्वितीय प्रकरणात गुरुवंदनाचं प्रयोजन आहे वाचा ऋण शेष निवृत्तीकरण म्हणून वाचा ऋण म्हणजे काय आणि ते मी गुरुवंदनाने कस निवृत्त केलं हे शंका निवृत्त करण्याकरता तिसरं प्रकरण म्हणजे दोन तीन प्रकरणामध्ये ईश्वर वंदन व गुरुवंदनच झाले गुरुवंदनाच्या प्रयोजनाचं वर्णन तिसऱ्या प्रकरणात आता ज्ञानेश्वर महाराज मुख्य विषयाकडे वळतात कदाचित आपल्याला असा एक संभ्रम होण्याची शक्यता आहे पुण्यात एक ग्रहस्थ होते त्यांचं नाव मला कोणी विचारायचं नाही कारण त्यांचे संबंधी लोक माझ्या प्रेमातले असल्या कारणानं मला त्यांचं नाव विचारायचं नाही पण स्वभाव सांगण्यासारखा आहे तो असा की पुण्यामध्ये त्यांची व्याख्यानं व्हायची म्हणजे लोक कधीतरी त्यांचं व्याख्यान ठेवित असतात व्याख्यानाला त्यांना लोक बोलवत नसतात पण हे नेहमी म्हणायचे माझं व्याख्यान ठेवा मी आलोय चिठ्ठी द्यायची पाच मिनिट बोलायला वेळ द्या असं प्रत्येकाना स्वभाव असतो कुठे काहीतरी निमित्तानं जाऊन बोलायचे त्यात त्यांचा हातखंडा फार आमचे ग्रहस्थ आहे मला आमच्या आमच्या स्नेही माणसांनी मला असं विचारलं पाहतो अमके ग्रहस् चालले होते नाही त्या कार्यक्रमात मला ते माहीत नाही म्हटलं तुम्हाला भेटले का नाही ते म्हणलं मला भेटले नाहीत मला नक्की आले नव्हते म्हणजे सांग कसं काय सगळं ते जर आले ना तर तुम्हाला भेटल्याशिवाय जाणारच नाही काय वाटेल त्याच म्हणजे त्या सभेला गेले की त्या मुख्य माणसाला भेटल्याशिवाय हा माणूस राहतच नाही असा त्याचा स्वभाव असल्या कारणाने डीहार पण स्वभाव असा ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही हा जसा स्वभाव तसा माणसाचा स्वभाव असतो हटकून काय मी आलो हा असं जाणीव घ्यायचे आपलं म्हणत दुसरं काही नाही ते एकदा त्या व्याख्यानाला भेट केव्हा जेव्हा केव्हा वेळ दिला बोलायला जे उभे राहिले म्हणजे अत्यंत सावकाश संथ गतीनं विद्वान खरे विद्धवत्तेबद्दल तक्रार अभ्यास व अतिशय आणि बोलत असे ते चांगलं भाषेवर प्रभुत्व आहे त्यांचं चांगलं पण बोलायला सुरुवात केली म्हणजे त्या विषयाची जी प्रस्तावना करायची ती आरंभापासून इतकी लांब लस करायची की जवळजवळ दोन तास झाले म्हणजे दोन तासानंतर हे ग्रहस्थानायचे आता आम्ही माझ्या मुख्य विषयाकडे वळतो ते लोक म्हणायचे प्रस्तावना आता जो जर प्रारंभाला जर दोन तास त्यांनी घेतले आहेत आता आता मुख्य विषय किती लांब लसक होणार परंतु अशी माणसाच्या मनात भीती निर्माण व्हायची तसाच काही प्रकार आपल्याही मनात इथे येणं संभव की पहिलं प्रकरण झालं दुसरं प्रकरण झालं तिसरं प्रकरण झालं आणि आत्ता म्हणता हो की ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवान त्याची सुरुवात होती आहे म्हणजे अवघडच काम झालं कदाचित असं आपल्याला जरी वाटलं तरीसुद्धा असा हा केवळ विस्तार सांगण्यातला भाग नसून ज्ञानेश्वर महाराजांनी या तीन प्रकरणात खरोखरी अत्युच्च कोटीचे सिद्धांत अतिशय मार्मिकपणाने सांगून या तीन प्रकरणात म्हणजे जवळजवळ दोनशे ऐंशी पंच्याऐंशी ओव्यांच्यामध्ये काय एवढ्या ओव्यांच्या संख्येमध्ये अतिशय महत्वाचे सिद्धांत प्रतिपादन केलेले आहेत जी पार्श्वभूमी हो अशा स्वरूप भूत ज्ञानाचं कथन करतात हा विषय आता आपण आता उद्या पाच कुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेविक ज्ञाना ज्ञान भेद कथक तृतीय प्रकरणामध्ये महाराजांनी सद्गुरूला वंदन करून वाचे ऋणातून मुक्त झाल्याचे सांगितले म्हणजे एका शब्दात जर आपल्याला अर्थात त्या शब्द प्रकरणाचं तात्पर्य सांगत असेल प्रथम प्रकरणात व द्वितीय प्रकरणात ईश्वराला व श्रीगुरूंना वंदन करून त्या वंदनाची फलश्रुती काय तर तिसरं गुरुला वंदन हरीला वन फु व्याण चार अक स्पष्ट होता है ऋणशेषाथ अविद्याशा कर विचार है कारण जीवनमुक्तीचा ज्यावेळी विषय निर्माण होतो त्यावेळी या अविद्या देशाला मानूनच जीवनमुक्तीचं प्रकरण संपूर्ण प्रतिपादन केलेलं आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अविद्या इथे वाचारुण या नामाने किंवा रणशेष या नामाने निर्देश करून त्याचं प्रतिपादन केलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल परमात्म्याचा विलास म्हणते सुद्धा विवर्त विलास आहे हा विलास म्हणते वेळी सुद्धा त्या परमेश्वराच्या ठिकाणी भेदाचा लेश नाही असं समजून लक्षात ठेवा असे या चतुर्थ प्रकरणात महाराज सांगतात आता या चौथ्या प्रकरणामध्ये एकमेव स्वरूपभूत ज्ञान त्याचं प्रतिपादन करतात असं आपण लक्षात ठेवा किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर या नावामध्येच ही गोष्ट मौलीने गुंतवलेली आहे की ज्ञान व अज्ञान याहून भेदाचं म्हणजे भिन्न अशा स्वरूपभूत ज्ञानाचं कथन आता मी करतो म्हणतात आपण एकंदर ज्ञानाचा विचार केला तर मूळ ज्ञान व ज्ञानाचा मूळ गाभा ज्याला तो आत्मा अन्यत्र कुठेही ज्ञान ही, ही गोष्ट नाही जगात कुठेही नाही पण त्या परमेश्वर संबंधाने पहिल्यांदा वृत्तीमध्ये ज्ञानाचा आविष्कार होतो कारण वृत्ती ही सात्विक असल्यामुळे तिच्या ठिकाणी प्रतिबिंब ग्रहणाची योग्यता असल्या कारणाने तिथे स्वच्छ असल्यामुळे तिथे फक्त ज्ञानाची आणि आविष्कृती होते तो ज्ञानाविष्कार वृत्तीमध्ये झालेला बुद्धिवृत्तीमध्ये झालेला वा अंतकरण वृत्तीमध्ये झालेला घट संबंधी ज्यावेळी होतो जडपदार्थ संबंधी ज्यावेळी होतो त्यावेळी घट आदी पदार्थांचे आपल्याला ज्ञान होतं आणि मग मी घट जाणला मला घट कळतो इथे अमुक आहे हा पशु आहे हा पक्षी आहे हे नदी आहे हा डोंगर आहे इत्यादी रूपाने आपल्याला ज्ञान होत असत अगदी चांगल्या शब्दात बोलायचं झालं तर इदम कक्षेमध्ये आपल्याला वृत्तीने जे जी ज्ञानं होतात त्या इदम कक्षेमध्ये येणारी सर्वच्या सर्व ज्ञानं सर्व ही स्वबहून भिन्न पदार्थाची असतात पहिली गोष्ट त्याच्यात स्वभिन्नता मुख्य आहे मी मला ही नदी आहे म्हणून ज्ञान झालं मला हा पर्वत आहे म्हणून ज्ञान झालं तर हा पशु आहे हा पक्षी आहे असते ही गोष्ट कायम ध्यानात ठेवायची असं समोर दिसणार आहे असं दिसणाऱ्या शब्दाचा अर्थ बहिरमुखात म्हणजे याच्यामध्ये तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या एक पहिली गोष्ट या